ओम श्री परमात्मनेम श्री भगवान म्हणाले हे पराक्रमे अर्जुन माझे परमश्रेष्ठ वचन पुन्हा ऐक माझा उपदेश ऐकून संतोष पावणार या तुला ते मी तुझ्या हितासाठी सांगत आहे नमे विदु सुरगणा प्रभव न महर्षय अहम आदि देवा माझा जन्म देव आणि महर्षीसुद्धा जाणत नाहीत कारण मीच त्या देवांचे आणि महर्षींचे आधी कारण आहे यो मामजमनादि च वेत्ती लोक महेश्वर अस पापै प्रमुच्य जो मला जन्मरहित अनादी व सर्व लोकांचा महेश्वर असं जाणतो तो मनुष्यामध्ये मोहरहित होऊन सर्व पापांपासून मुक्त होतो बुद्धिर् ज्ञान क्षमा सत्यम दम शम सुखम दुःखम भवो भावो भयम च भयमेव अहिंसा समता तुष्टीस्तपोदान यशो यश भावा एव विधा बुद्धी ज्ञान मोहाचा अभाव क्षमा सत्य इंद्रिय निग्रह शांती सुख दुःख उत्पत्ति, अभाव भय अभय अहिंसा समता संतोष तप दान यश अपयश इत्यादी निरनिराळ्या प्रकारचे प्राणीमात्रांचे भाव माझ्यापासूनच उत्पन्न होतात श्लोक सहावा महर्षय सप्तपूर्वे चत्व मनवस्तथा मदभावा मानसा जाता ये श्याम लोक इमा प्रजा या लोकातील सर्व प्रजा ज्यांच्या पासून उत्पन्न झालेली आहे ते पूर्वीचे चार मनु आणि महर्षी हे माझेच मानस म्हणजे मनाने निर्माण केलेले भाव म्हणजे प्रजाच आहेत एूती योगं च मम यो वेती तत्वत सो विक योगेन युज्यते नात्र तर संशय जो माझीही विभूती म्हणजे विस्तार आणि योगशक्ती खरोखरच जाणतो त्याला स्थिर कर्मयोग प्राप्त होतो यात संशय नाही अहम सर्व प्रभवो मत्तसर्व प्रत ते मजनते मां बुधा भाव मी सर्वांचे उत्पत्ती स्थान असून माझ्यामुळेच सर्व जग कार्याला प्रवृत्त होते असं जाणून शहाणी लोक भावयुक्त होऊन माझी भक्ती करतात मच्चिता मदगत प्राण बोधयंत परस्पर कथयंत मा्यम तुष्यती रमती ते माझ्या ठिकाणी चित्त लावून माझ्या ठिकाणी प्राण अर्पण करून परस्परानं मजविषयी बोध करीत माझ्या गुणलीलांचे वर्णन करीत त्यातच नेहमी संतोष व आनंद पावतात ते सतत युक्ता नाम भजत आम्ही पूर्वक ददा आम्ही बुद्धी योगम तम अशा नेहमी युक्त म्हणजे समाधानाने राहून माझी प्रेमपूर्वक भक्ती करणाऱ्या ना ज्या योगे ते मला प्राप्त होतील असा बुद्धियोग मी त्यांना देतो श्लोक अकरावानुक नाशयाम्यात्म भावस्थ ज्ञानदीपेन भास्वता कृपा करण्यासाठी ज्ञान नाहीसा करतो परम धाम पवित्र पुरुषम शाश्वत दिव्यम आदिदेवज विभू आहुस्वा ऋषय सर्व देवर्षिर नारद असितो देवलो व्यास स्वयं जय अर्जुन म्हणाला हे श्री कृष्ण तू परब्रम्ह श्रेष्ठ स्थान व परम पवित्र वस्तू आहेस तुला अविनाशी दिव्य पुरुष देवादि देव जन्मरहित व सर्व व्यापी आहेस अस प्राचीन ऋषी असणारे देवर्षी नारद असित देवल व व्यास असं म्हणतात आणि तू स्वतःही मला तेच सांगतोस ृतम मन्ये यनमादसिशव नाही ते भगवन व्यक्ती विदुर्देवान दानवाशव तू जे सांगतोस ते मी सत्य मानतो हे भगवंत तुझं व्यक्त रूप देवानं कळलेलं नाही आणि दानवानाही कळलेलं नाही स्वयमेवात्मनात्मानम वेत्व पुरुषोत्तम भूत भूतेश देव देव हे भूतभावना भूतेशा हे देवादि देवा हे जगतपते हे पुरुषोत्तमा तू स्वतःच आपण आपल्याला जाणतोस श्लोक सोळावा दिव्या ह्या विभूतय भी या भीर विभूती भी भीर लोकांस ज्या विभूतींनी तू या जगामध्ये भरून राहिलं आहेस त्या सर्व विभूती तू मला सांगाव्यास हे योग्य कथम विद्या महम योगीन स्वाम सदा परीचिंतय कु कु भाव चिंत्योसी भगवन हे कशा रीतीने निरंतर चिंतन करीत असता तुला जाणवं बर हे भगवंत आणि कोण कौन कोणत्या पदार्थामध्ये मी तुझे चिंतन करावं विस्तरेत्मनो योग विभूतींचे जनार्दन भूय कथय तृप्तीर् शृणवतो नास्ती मे मृतम हे, हे जनादन तुझी विभूति व योग विस्तार ने पुनः संग कारण तुझे अमृता सारखे भाषण ऐकत हो कथय दिव्यात्मि प्राधान्यत कुरुश्रेष्ठ ना विस्तर में श्री भगवान ठीक है मुख्या मुख्या अर्जुना तुला मी मुख्य मुख्य दिव्य विभूती सांगतो कारण माझ्या विस्ताराला तर अंतच नाही अहम आत्मा गुडाकेश सर्व भूताशय अहम आदि भूताना अंत एव हे गुडाकेश अर्जुना सर्व भूतांच्या अंतर्यामी असणारा आत्मा मी आहे सर्व भूतांचा आदी मध्य व अंतही मीच आहे श्लोक एकविसाव आदित्या नाम अहम विष्णूर ज्योतिषाम रवी रंशुमान मरिचिर मरुताम असमि शशी आदितीच्या द्वादश पुत्रांमध्ये म्हणजे आदित्यांच्या मध्ये मी विष्णू आहे तेजस्वी तारकांमध्ये किरणशाली रवी मी आहे मरुतांमध्ये मरिची मी आहे आणि नक्षत्रात चंद्रमा मी आहे वेदानाम देवानाम सामवेदस्मिनानासव इंद्रियानश्चास्मि भूतानातन वेदांमध्ये सामवेद मी अह देवमधे वासव म्हणजे इंद्र मी आहे इंद्रियातील मन मी आहे आणि प्राण्यामधील चैतन्यसुद्धा मीच आहे रुद्राणा शंकरश्चास्मत्तेशो यक्ष रक्षम वसूना पावक मेरु शिखरीणामह एकादश रुद्रा मध्य शंकर मी है यक्षराक्षसा मी कुर है वसु मध्य मी अग्नि पर्वता मध्य मेरू पर्वत मीच है पुरोध मुख्यमंत्री पार्थ बृहस्पति सैनाह स्कंद सरसा सागर है अर्जुन पुरोहिता मुख्य जो बृहस्पति तो मी हैपति मधे कार्तिक स्वामी व जलाशया मधे समुद्र मीच है महर्षीणा भृगुरहम गिरामस्मेकमक्षरम यज्ञाना जप यज्ञोस्मि स्थावराल महर्षी मध्ये भृगु आहे वाणीमध्ये एकाक्षर ओंकार मी आहे सर्व प्रकारच्या यज्ञांमध्ये जप यज्ञ मी आहे आणि स्थिर पदार्थांमध्ये हिमालय पर्वत आहे श्लोक सव्वीस अश्वत्थ सर्वृक्षाणा देषी नारद गंधर्वाना चित्ररथ सिद्धाना कपिलो मुनि सर्व वृक्षांच्या मध्ये अश्वत्थ वृक्ष मी आहे देवर्षींच्या मध्ये नारद मी आहे गंधर्वांच्या मध्ये मी चित्ररथ गंधर्व आहे आणि सिद्ध लोकांमध्ये मी कपिल मुनि आहे उच्च श्रवसम अश्वाना विधिमाम अमृतोद्भवम ऐरावतम गजेंद्राण नराधिप अश्वमध्ये समुद्र मंथनाच्या वेळी उत्पन्न झालेला उच्च श्रवा नावाचा अश्व मी आहे गजेंद्रामध्ये ऐरावत आणि मनुष्या मध्ये राजा मी आहे असं जाण आयुधा नामहज्रम धेनुनाम अस्मी कामधुक प्रजनश्चमी सर्पणाम असमि वासुखी शस्त्रामध्ये इंद्राचं वज्र मी आहे गायींच्या मध्ये कामधेनु मी आहे प्रजोत्पत्ती करणाऱ्यांच्या मध्ये काम मी आहे का आणि सर्पामध्ये वासुकी सर्प मी आहे अनंतरुदसाम पितृणामस्मिम तामहम नागांच्या मध्ये मी अनंत नाग आहे जलचरामध्ये मी वरुण आहे पितृगणामध्ये मी अर्यमा आहे आणि निग्रह करणाऱ्यांच्या मध्ये मी यमधर्म आहे प्रल्हादस्मि दैत्यानाम कालय मृगानामचे मृगेंद्रोहम वैनते यश पक्षिणामध्ये प्रल्हाद मी आहे ग्रासणाऱ्यांच्या मध्ये मी काळ आहे पशुंच्या मध्ये मी सिंह आहे आणि पक्ष्यांच्या मध्ये मी गरुड आहे श्लोक एकतीसा पवन पवना असमि राम शस्त्रभृताम हम झशाना मकर स्रोतसाम असावी वेगवाना मध्ये मी वायू आहे शस्त्र धारण करणाऱ्यांच्या मध्ये मी राम आहे जलचर प्राण्यांच्या मध्ये मी मगर आहे आणि नद्यांच्या मध्ये मी गंगा नदी आहे विद्या नाम वाद प्रवदतामह हे अर्जुन सृष्टीचा आदी अंत व मध्य मी असून सर्व विद्याच्या मध्ये मी अध्यात्मविद्या आहे तसेच वाद करणाऱ्यांच्या मध्ये म्हणजे तत्व निर्णयासाठी केला जाणाऱ्या वादांमध्ये मी वाद आहे अक्षराव सामासिक अहमेवाक्षय कालो धाता अहम विश्वतो मुख वर्णमालेमध्ये अ हे अक्षर मी आहे शब्दांच्या मध्ये समासात द्वंद्व समास मी आहे अक्षय काल तो मीच आहे आणि विश्व निर्माण करण्यास सज्ज झालेला धाता म्हणजे ब्रम्हदेव सुद्धा मीच आहे मृत्यु सर्व हरशम उद्भवश भविष्यता कीर्तीर् श्री नारी नाम स्मृतीर्मेधा धृती क्षमा सर्वांचा नाश करणारा मृत्यू मी असून पुढे उत्पन्न होणाऱ्या वस्तूंचा उगमही हि मीच आहे कीर्ती श्री वाणी स्मृती मेधा धृती व क्षमा स्त्री शक्ती मीच आहे बृहत साम तथा साम गायत्री छंद सामह मासानागशीर्षोहम ऋतूनाम कुसुमा गावयाच्या वैदिक स्त्रोत्रात बृहत साम स्तोत्र मिया है। मासा मी आहे व छंद मध्ये गायत्री छंद मी आहे मासामध्ये मी मार्गशीर्ष महिना आहे आणि ऋतू मध्ये मी वसंत ऋतू आहे श्लोक छत्तीसव द्यूतम छलयतामस्म तेजस तेजस्तेजस्वी नामह जयोस्मि व्यवसायस्म सत्व सत्वतामह जुगार मी असून ते लोकांचे तेज मी आहे विजयी पुरुषांचा जय मी आहे आणि निश्चय सुद्धा मीच आहे सात्विकांचा सत्वगुण वासुदेव मी पांडवानाम धनंजय मुनीनाम अप्याहम व्यास कवीनाम उश ना कवी यादवांमध्ये वासुदेव मी आहे आणि पांडवांच्या मध्ये मी धनंजय आहे मुनीं मध्ये व्यासऋषी मी आहे आणि कभी मध्ये मी शुक्राचारी आहे दंडोदम मौनम जैव असुह्यानाम अहम शासन करणाऱ्यांचे साधन जो दंड तो मी आहे जयाची इच्छा करणाऱ्यांच्या मध्ये नीती मी आहे गुह्यांपैकी मौन मी आहे आणि ज्ञानी लोकांचे ज्ञानही मीच आहे य सर्वभूतानां बीजम तदहम अर्जुन न तदस्त विनाया भूतम चराचरम अर्जुन ह्याशिवाय आणखी सर्व पदार्थांचे बीज ते मीच आहे मी ज्यामध्ये नसेन अशी वस्तु चराचर सृष्टीत अस्तित्वात नाही नाम दिव्याना विभूतीनाम परंतप एश तुद्देशत प्रोक्त विभूतेर्विस्तरो मया अर्जुन माझ्या दिव्य विभूतीं अंत नाही विभूतींचा हा विस्तार दिग्दर्शना तम तेज संभवम जो जो पदार्थ वैभव लक्ष्मी आणि प्रभाव किंवा ऊर्जा यांनी युक्त आहे तो तो माझ्या तेजाच्या अंशापासून उत्पन्न झालेला आहे असं समज अथवा बहुनि ते ने अर्जुन विष्टभ्याहम इदम कृष्णम एका स्थितो जगत हे अर्जुन किंवा तुला हा सर्व पसारा जाणून काय करायचं आहे थोडक्यात सांगतो कि संपूर्ण विश्व मी एका अंशानं व्यापून धारण करून राहिलेलो आहे हरिओ तत्सत्ती श्रीमद्भगवगीतासु उपनिष्सु ब्रमविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णाजुनसंवाभूतोगो नाम दशमोध्याय